ओम नमो भगवते वासुदेवायो ओम श्री परमात्मने नमहा आध्याय विसाववा वर्षा आणि शरद ऋतूचे वर्णन शुभदेव म्हणाला गोपाळ आणि घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे आपल्याला वनव्यातून सोडवणे इत्यादी अलौकिक कृत्य सांगितली वृद्ध गोप आणि गोपीत या ऐकून आश्चर्यचकित झाल्या ते सर्वजण मानू लागले की श्रीकृष्ण आणि बलरामाच्या वेषात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्या भोवती वारंवार खळी दिसू लागली ढग इत्यादीमुळे आकाश क्षुब्ध दिसू लागले काळ्या दाट ढगांमुळे व गडगडाट करणाऱ्या विजांनी आपलेल्या आकाशातील सूर्य चंद्र आणि तारे झाकळून जातात त्यामुळे आकाश गुणाने झाकल्या गेलेल्या जीवनामक भ्रमाप्रमाणे दिसू लागली राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता तो वेळ आल्यावर सूर्य आपल्या किरण रूपी हाताने पुन्हा वाटू लागला जसे दयाळू लोक दुखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वाऱ्याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन म्हणजे पाणी देऊ लागले जसे सकाम भावाने तपश्चर्या करणाऱ्यांचे शरीर आधी दुर्बळ होते परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते त्याप्रमाणे उन्हाने वाळलेली जमीन पावसाच्या पाण्याने उलिचिंब होऊन पुन्हा फुगली कलियुगामध्ये पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोप पावतो त्याप्रमाणे पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात तारे चमकत नाहीत जसे नित्य नैमितिक कर्मी आटोपल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी शिष्य वेद करू लागतात तसे जे बेडूक आधी गुपचूप झोपून पडले होते ते आता ढगांची गर्जेन ऐकून डराव डराव करू लागले जसे इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची शरीर धन इत्यादी संपत्ती कुमारकडे जाती। तशा सुकुन गेलेल्या लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या हिरवळीने हिरवीगार झालेली काही ठिकाणी पावसाळी किड्यानी लाल दिसणारी आणि काही ठिकाणी पावसाळी पांढऱ्या छत्र्या उगवलेली जमीन अशी दिसत होती की जणू एखाद्या राजाची रंगी सेनाच शेते धान्य संपत्तीने शेतकऱ्यांना आनंद देत होती पण तीच सर्व काही प्रारब्धाचा अधी नाही हे न जाणणाऱ्या धनिकांच्या मनात मात्र मत्सर उत्पन्न करीत होती पावसाचे नवीन पाणी सेवन करून जलशर आणि स्थलचर प्राणी यांचे सौंदर्य वाढले होते जसे भगवंताची सेवा केल्याने आंतरबाह्य सौंदर्य वाढते ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्याचे चित्त विषयाशी संपर्क होताच कामनाने उद्दीप्त होते त्याप्रमाणे तुफानि वाऱ्याने उसळणाऱ्या लाटांनी खवळलेला समुद्र नद्यांचे पाणी मिळाल्याने आणखीनच खवळला ज्यांनी आपले चित्र भगवंतांना समर्पित केले आहे त्यांना ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होत असतानाही पर्वतांना काहीच व्यथा होत नव्हती जर द्विज्याने वेदांचा अभ्यास केला नाही तर कालांतराने ते विसरतात त्याप्रमाणे ज्या वाटा साफ केलेल्या नव्हत्या त्या गवताने झाकून गेल्यामुळे ओळखणे अवघड झाले मेघ जरी लोकोपकारी असले तरी चंचलविजा त्यांच्यामध्ये स्थिर राहत नाहीत जसे चंचल स्वभावाच्या स्त्रिया पुरुष गुणी असले तरी त्यांच्याजवळ स्थिर चित्ताने राहत नाहीत शब्द गुणयुक्त आकाशामध्ये निर्गुण दोरी नसलेले इंद्रधनुष्य शोभत होते जसे त्रिगुणांच्या शोभामुळे व्यक्त होणाऱ्या जगाच्या पसार्यात अव्यक्त निर्गुण ब्रह्म शोभत असावे ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो त्याचप्रमाणे चंद्राच्या किरणाने ढगांचे अस्तित्व दिसत असूनही तेच ढग चंद्राला झाकून निस्तेज करू लागले जसे ग्रहस्थीच्या जंजाळात अडकून दुखी झालेले लोक भगवंताच्या भक्तांच्या शुभागमनाने आनंद मग्न होऊन जातात त्याचप्रमाणे ढगांच्या शुभागमनाने आनंदित झालेले मोर केकारवाने आणि नृत्याने आनंद प्रकट करीत होते जसे सकाम भावनेने तपश्चर्या करणारे सुरुवातीला क्रश होतात परंतु कामना पूर्ण झाल्यावर पुष्ट होतात तसे जे वृक्ष सुकून निष्पन्न झाले होते ते आता मुळांनी पाणी शोषून घेऊन पाना फुलांनी दवरले होते जसे विषयी पुरुष कामधंद्याच्या व्यापामुळे घरात नेहमी बेचाईन असतात तरी सुद्धा घरातच पडून राहतात त्याप्रमाणे तळ्यांचे काठ काटेकुटे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे साधारणतः त्रासदायकच असतात तरी सुद्धा सारस पक्षी ते सोडत नाहीत जसे कलियुगामध्ये पाखंडी लोकांच्या निरनिराळ्या मिठ्या मतांमुळे वैदिक मार्ग शिथिल होतात त्याप्रमाणे पावसाळ्यात इंद्राने पाऊस पाडल्यामुळे नद्यांच्या आणि शेतांचे बांध फुटून गेले नद्यांच्या आणि शेतांचे बांध फुटून गेले जसे विज्यांनी प्रेरणा दिल्यानंतर धनीक लोक वेळोवेळी दान करून प्रजेच्या इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे वाऱ्याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पाण्याचा वर्षाव करू लागले वृंदावून अशा प्रकारे शोभिवंत आणि पिकलेले खजूर तसेच जांभळाने भरलेले होते वनात विहार करण्यासाठी बलरामाबरोबर श्रीकृष्णाने गोपाळ आणि गुरांना घेऊन प्रवेश केला दुधाने भरलेल्या सडांमुळे गायी हळूहळू चालत होत्या पण जेव्हा श्रीकृष्ण त्यांना हका मारित तेव्हा त्या प्रेमामुळे भराभर चालू लागत त्यावेळी त्यांच्या सडातून दुधाच्या धारा जमिनीवर पडत असत भगवंतांनी पाहिले की वनवासी लोक आनंदात मग्न आहेत वनराईतून मध गळत आहेत पर्वतातून झुळझुळ आवाज करीत झरे वाहत आहेत आणि त्याचबरोबर पाऊस पडताना आश्रयासाठी गुवाही आहेत जेव पाउस पड़ता श्रीकृष्ण कधी एखाद वृक्षा छायत जाऊन बसत कधी कधी एखाद गुहे में जाऊन बसतर कभी कंदमु व फले खाऊन गोपा बोबर रमत कभी पव एखाद शिरेवर वसत आनी बलराम व गोपा सह घरुनला दही भात भाजी चटनी इत्यादि बरबर खात वर्षा ऋतु बैल वसरे तसेच दुधाने भर लेक ले ले सणा भारा थक ले ले पोट भरल्यावर हिरव्यागार गवतावर बसून डोळे मिटून रवंत करीत असत सर्व प्राण्यांना सुख देणाऱ्या त्यांच्याकडे व आपल्याच शक्तीचा विलास असलेल्या वर्षा ऋतूच्या सौंदर्याकडे पाहून भगवंत त्यांची प्रशंसा करीत अशा प्रकारे श्याम आणि बलराम व्रजामध्ये राहत असता वर्षा ऋतू संपूर्ण शरद ऋतू आला आता आकाशात ढग नव्हते पाणी निर्मळ झाली आणि वारा संस गतीने वाहू लागला ज्याप्रमाणे योग पुरुषांची चित्ते पुन्हा योगसाधना केल्याने निर्मळ होतात त्याप्रमाणे शरद ऋतूमुळे आणि कमळे तयार झाल्याने पाणी स्वच्छ झाले जसे भगवंताची भक्ती आश्रमानुसार वागणाऱ्यांचे पाप नष्ट करते त्याचप्रमाणे शरद ऋतूने आकाशातील ढग पावसाळ्यातील जीव जमिनीवरचा चिखल आणि पाण्याचा गढूळपणा नाहीसा केला जसे सर्व कामनांचा त्याग करून शांत झालेले मुनी पापमुक्त होऊन शोभतात त्याप्रमाणे आपले सर्वस्व असलेल्या पाण्याचे दान करून ढग शुभ्र कांतीने शोभू लागले जसे ज्ञानीपुरुष योग्य वेळी आपल्या अमृतमय ज्ञानाचे कोणा अधिकारेला दान करतात आणि कोणाकोणाला करीतही नाहीत त्याप्रमाणे आता पर्वतामधून कुठे कुठे झरे वाहत होते तर कुठे कुठे वाहत नव्हते जसे कुटुंबाचे पोषण करण्यात व्यग्र झालेले मूर्ख लोक स्वतःचे आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चालले आहे हे जाणत नाहीत त्याप्रमाणे पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यातील जलचरांना खड्ड्यातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेले कळत नव्हते जसे इंद्रियांच्या ताब्यात राहणाऱ्या आणि दरिद्राप सोसावे लागतात त्याप्रमाणे ऋतूतील शरीर इत्यादी अनात्म पदार्थांबद्दल मी माझेपणा सोडून देतात त्याप्रमाणे जमिनी हळूहळू चिखल सोडू लागल्या आणि वेली कोळेपणा सोडू लागल्या जसे मन संकल्प रहित झाल्यानंतर आत्माराम पुरुष कर्मकांडाचा आग्रह सोडून देऊन शांत होतो त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये समुद्राचे पाणी स्थिर गंभीर आणि शांत झाले ज्याप्रमाणे योगीजन आपल्या इंद्रियांना विषयांकडे जाण्यापासून रोखून धरून क्षीण होत जाणाऱ्या ज्ञानाचे रक्षण करतात त्याप्रमाणे शेतकरी श्यत शेतातील पाण्याचे बांध बंधिस्त करून वाहणारे पाणी अडवू लागले जसे देहाभिमानामुळे होणारे दुःख ज्ञान नाहीशी करते आणि विरहाने गोपीना होणारे दुःख श्रीकृष्ण नाहीसे करतात त्याप्रमाणे शरद ऋतूतील उन्हामुळे लोकांना होणारा त्रास चंद्र नाहीसा करू लागला जसे वेदांचा अर्थ जाणणारे सत्वगुणी चित्त शोभते त्याप्रमाणे शरद ऋतू मध्ये मेघविरहित निर्मळ आकाश ताऱ्यांच्या प्रकाशाने झगमगू लागले जसे पृथ्वी तळावर यदुवंशासमयेत यदुपथी भगवान श्रीकृष्ण शोभतात त्याचप्रमाणे आकाशात ताऱ्यांसमेत पूर्ण चंद्र शोभू लागला वनातील फुलांमधून वाहणाऱ्या समशतोष्ण वाऱ्याच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होत होता तसा गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णांना आलिंगन देऊन नाहीसा होत होता जसे ईश्वराच्या आराधनेसाठी केलेल्या क्रियांचा पाठलाग त्यांची फळे करतात तसेच शरद ऋतूमध्ये ऋतूप्राप्त झालेल्या गायी हरणी चिमण्या आणि स्त्रिया यांचा बैल हरिण पक्षी पुरुष पाठलाग करू लागले हे राजा जसे राजामुळे चोराशिवाय इतर सर्व लोक निर्भय होतात त्याचप्रमाणे कमळाशिवाय शहरात आणि नव्व लोळे आणि विशेषतः व बलरामांच्या उपस्थितीमुळे परिपक्व धान्याने संपन्न पृथ्वी अत्यंत शोभिवंत दिसू लागली साधना करून सिद्ध झालेले पुरुष जसे योग्य वेळ येतात आपल्या देव इत्यादी शरीरांना प्राप्त होतात त्याचप्रमाणे व्यापारी संन्यासी राजे आणि गुरुकुलातील विद्यार्थी जे पावसाळा असल्यामुळे एकाच ठिकाणी राहिले होते ते तेथून निघून आपापल्या कामाला लागले या ठिकाणी विसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू